पुस्तक साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील प्रकरण आठवे आत्याच्या घरी दवाखान्यात त्या बाईला प्रेमाशिवाय चैन पडत नसे प्रेमाची पाळी नसली तरीही ती त्याच्यासाठी येई आणि ती श्रीमंतबाई मग आफ्रिकेतील गोष्टी सांगे एकदा की नाही आम्ही मोटारीतून जात होतो फार मोठा घाट होता तेथून मोटार फार हळूहळून यावी लागत असे आजूबाजू स्किर अगदी दाट जंगल रात्रीची वेळ होती आणि सिंहाच्या गर्जना कानावर आल्या मला भीती वाटली आला सिंह वत्याने उडी मारली तर असे सारखे मनात येई कशी गर्जना अंगावर काटा उभा राही शेवटी एकदाची आम्ही घरी आलो जणू मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडलो नंतर दोन दिवस मी अंथरुणात पडून होते इतक्या भीतीचा परिणाम झाला होता आणि एकदा त्यांच्यावर कोण कठीण प्रसंग केवढा मोठा सर्प समोर आपला फणा करून उभा हे तेथे उभे व समोर साप उभा यांना हलता येईना पळता येईना हातात साधन नाही साप यांच्याकडे बघत होता हे सापाकडे बघत होते फणा डोलवीत होता परंतु थोड्या वेळाने साप फन करून निघून गेला आणि हे दहा अडकण पडले अजून हे आले का नाहीत म्हणून मी पाहायला गेले तो हे पडलेले मी त्यांना घरी आणले ते मग शुद्धीवर आले मरणाच्या घरून जणू आले मरणासमोर सारखे उभे होते केवढा मनावर असे हे प्रसंग जाऊ दे मला तुम्हाला सारखे काम हवे नको का करायला मला आवडते मी येतला पगारही घेते मी बरे झाले की तुम्हाला माझ्याकडे नेईन मी घरी एकटी माझ्याकडे रहा माझी नर्स म्हणून मला रोज उठून काहीतरी होतच असते जवळ कोण तरी असले म्हणजे बरे प्रेमाचे कोण आहे मला तुमचा स्वभाव प्रेमळ आहे माणुसकी आहे तुम्हाला याल का माझ्या बंगल्यात राहायला मी भरपूर पगार देईन तुम्ही पैशाच्या भूकेलेल्या नाही हे मी समजते परंतु पहा विचार करून बरे बघू असे म्हणून प्रेमा निघून गेली पुढे काही दिवसांनी ती श्रीमंत आपल्या बंगल्यात परत गेली परंतु प्रेमाला ती विसरली नाही एकदा मोटार घेऊन प्रेमाला न्यायाला ती आली चलाच माझ्याकडे फरळ आला तरी चला असा आग्रह करू लागली सायंकाळी पाळी संपली म्हणजे येईन सायंकाळी मी मोटार घेऊन येईन सायंकाळ झाली प्रेमाचे काम संपले ती बाय दवाखान्याच्या बागेत उभी होती तो मोटार आली प्रेमा त्या मोटारीत बसली त्या श्रीमंत बाईने प्रेमाचा हात हातात घेतला तुमची संगती असावी असे मला वाटते परंतु नोकरी आहे ना सोडा नोकरी तुम्ही कोणीतरी माझ्या व्हाल वाल, मला कोणी नाही त्या दवाखान्यातील नोकरीचा तुमचा करार नाही ना झाले ना तर मग बघू विचार करू बंगल्याजवळ मोटार आली नोकर सामोरे आले प्रेमा त्या बाईबरोबर वर गेली केवढा थोडला दिवाणखाना त्यात आफ्रिकेतील सुंदर सुंदर वस्तू होत्या सिंहवाघांची कातडी होती झेबऱ्यांची पट्टेदार कातडी होती शहा सुंदर अंडी टांगलेली होती जंगलांचे देखावे होते अस्थिदंती सामान होते प्रेमा पाहत होती बसा या कोचावर बसा प्रेमा बसली माझ्या भावासाठी आफ्रिकेतून या सुंदर चिजा आणल्या होत्या त्याचा मोठा वाडा होता त्यात शोभल्या असत्या परंतु नव्हता तो मला भेटायचा मग तुम्ही येता का राहिला माझ्याकडे द्या राजीनामा चार दिवशी महिना संपतो आहे मी विचार करीन कसला विचार तुम्हीही एकट्या आहात आणखी कोणाला थोडेच विचारायचे आहे तुमचा मला आधार होईल माझा देवाचा आधार गेला परंतु माणसाचा तरी मिळू दे नोकराने फळे आणली गोड द्राक्षे अंगूर केळी संद्राच्या सोलिव फोडी चिकू रसा मेवा समोर होता खा घ्या प्रेमाने थोडा फलहार केला कॉफी प्यायली ती जायला निघाली मग होणार ना तुम्ही माझा, मी कळवीन तुमचे सामानस घेऊन येते माझ्याकडे आणू तुमचे सामान पाठवू मोटार घाई नको माझ्या हृदयाचे दुःख तुम्हाला का समजत नाही तुम्ही मोठ्या नर्सना माझे दुःख दूर करा जर कोणी प्रेमाचे माणूस मला मिळाले नाही तर मी वेळी होईन बंगल्यातून उडी घेईन येईन मी कधी एक तार के तारखेपासून मला किती आनंद झाला आहे या माझ्या प्रेमा गेली तिने राजीनामा दिला तिने सर्व हकीगत दवाखान्याच्या प्रमुखात सांगितली तिला निरोप देण्यात आला ती रोग्यांना भेटली रोग्यांना वाईट वाटले आम्हाला भेटायला येत जा रोगी म्हणाले तुम्ही बरे होऊन घरी जाल ती म्हणाली ती आपल्या वसतीगृहात आली तिचे सामान फारसे नव्हतेच ती श्रीमंत मोटार घेऊन आली होती प्रेमा निघाली बंगल्यात राहायला आली रात्रीची वेळ होती आज एका पलंगावर प्रेमा झोपली होती मऊ मऊ गादी होती मऊ मऊ उशी होती पांघरायला मूल्यवान शाल होती मच्छरदानी होती परंतु प्रेमाला झोप येईना तिच्या डोळ्यातून सारखे पाणी येत होते सरोजा कोठे असेल बाबा कोठे असतील मी पलंगावर पडले आहे सरोजा जमिनीवर असेल फटकुरावर पडली असेल तिला पांघरायला नसेल तिच्या अंगात नसेल गरम कापड म्हणून मागे एकदा पतीला म्हटले असता मर तुझी सरोजा तो कसे म्हणाला ते सारे तिला आठवले ती त्या गादीवर उठली माझी मुलगी धुळीत पडलेली असता मला त्या गाद्या गिज्यावर लोण्याचा काय अधिकार ती गच्चीत गेली तेथे एकटीच बसली आकाशातील तारे तिच्याकडे पाहत होते वारे तिचे अश्रू पुसू पाहत होते ती श्रीमंत बाई जागी झाली तो अंथुणावर प्रेमा नाही कोठे आहे प्रेमा तिने सर्वत्र पाहिले ती गच्चीत गेली तो तेथे प्रेमा होती येथे का अशा बसल्यात हे काय रडतु तर वाटते आठवणी आल्या चला खाली तुम्ही कशाला वर आलात तुम्ही आता माझ्यानं म्हणून आले प्रेमा पुन्हा अंथुणावर पडली पहाटे उठून ती समुद्रावर गेली बाबा दिसतात का या आशेने गेली होती ती श्रीमंत बाई उठली प्रेमाला काहीतरी दुःख आहे हे तिच्या लक्षात आले ती प्रेमाच्या पेटीजवळ गेली तिने ती पेटी उघडली त्यात पत्रे होती रामरावांची पत्रे एक फोटो होता प्रेमाच्या लग्नाच्या वेळेचा फोटो ती बाई चमकली हा माझा भाऊ रामराव मग ही प्रेमा कोण तीच काय का होय तीच माझ्या भावाची मुलगी तीही प्रेमा ती श्रीमंतबाई तिथे बसली होती तो प्रेमा आली प्रेमा मी तुझी आत्या आहे आत्या होय आत्या तू माझी आत्या प्रेमाने आत्याच्या गळ्याला मिठी मारली तिला अश्रू आवरत ना आत्या तू दवाखान्यात आफ्रिकेतील गोष्टी सांगितल्यास तेव्हाच मी ओळखले की तू माझ्या आत्या म्हणून त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आले होते तेव्हाच तू का सांगितलंस मला तुझ्याविषयी काहीतरी वाटे तुझ्याकडे माझे आतडे ओढ घेई प्रेमा भाऊ भेटला परंतु त्याची मुलगी तरी भेटली माझ्या पैशाची तू मालकीन हो देवानेच जरू तुला माझ्याकडे पाठविले आत्या देव आहे ना हो देव आहे तुझी माझी बेट घेवणारा कोणीतरी आहे ये बस जवळ ये खरेच तू माझी आहेस प्रेमा आणि तुझ्या पतीचे काय झाले कोठे आहे तो त्यांनी माझा त्याग केला आहे त्यांना पैसे हवेत मी नको मग आता आहेत भरपूर पैसे बोलव त्यांना नको आत्या या पैशांचा चांगला उपयोग करू एखादी संस्था काढू एखादा गरीब लोकांसाठी दवाखाना काढू लान लहानपणी माझ्या मनात येई की डॉक्टर व्हावे मिशनरीप्रमाणे कुठे दवाखाना घालावा ती माझी इच्छा पूर्ण होईल तू का अशीच राहणार आता सेवा हाच आनंद परंतु पती निवळेल पती असून असे नाही राहू पैशाची अडचण आता नाही आत्या त्यांना कितीही पैसे मिळाले तरी पुरे होणार नाहीत कुबेराला आता बिकेस लावतील त्यांना पश्चाताप होईल असे वाटत नाही प्रेमा होतो हो माणसाला पश्चाताप केवा तरी होतोच मरताना तरी होतो आत्या सध्या नको ती चर्चा तू मला भेटलीस बाबा कोटे गेले देवास माहीत परंतु तू मला भेटलीस तू मला थोपट तुझ्या मांडीवर डोके ठेवू प्रेमाने आत्याच्या मांडीवर डोके ठेवले आत्या, आत्या थोपटीत बसली आत्याचे सुप्त मातृप्रेम जणू प्रगट झाले प्रेमाची ती जणू आई बनली